स्वर्ग पाच श्री वाल्मिकी पुढे सांगू लागले दशरथ राजा राज्य करीत असता राम लक्ष्मण शत्रुघ्न हे सोळा वर्षाच्या वयाचे होत आले होते भरत हा पूर्वीपासूनच आपल्या आजोळी मोठ्या आनंदात राहत होता आता आपले पुत्र विवाहाला योग्य अशा वयाचे झाले असे जाणून महाबुद्धिवान राजा दशरथ आपल्या मंत्र्यांबरोबर त्या पुत्रांच्या विवाहासंबंधी दररोज विचार विनिमय करीत इकडे तीर्थयात्रेहून परत आल्यावर राम मात्र राजमंदिरात राहत असूनही दिवसेंदिवस कृश होत चालला होता शरद ऋतू मध्ये उत्तम सरोवराचे पाणी आटत जाऊन ते जसे शुष्क दिसू लागते रामा त्याप्रमाणे रामाची हे स्थिती दिसू लागली त्याच्या मुखकमलावरील तेज कमी होऊन ते फिकट दिसू लागले पद्मासन घातलेल्या स्थितीत बसून आणि तळ हातावर भार देऊन तो राम चिंतेत मग्नास्थ झालेला निष्क्रिय अशा अवस्थेत राहू लागला त्याचे मन चिंतेने उदास आणि खिन्न झाल्यामुळे शरीरही कृष झाले होते तो कोणाशी काही बोलत नसे एखाद्या चित्रातील मूर्तीप्रमाणे तो स्तब्ध आणि अबोल असा बसून रे रामाची सेवकांना अत्यंत खेद होत असे दैनंदिन अधिकाचार करण्याकडेही त्याचे चित्तन असे अशा वेळी वारंवार सेवकाने प्रार्थना केल्यावर मग कुठेत होते आचार कसे तरी असे सर्व गुण संपन्न अशा उदासन स्थिति बंधु की स्थिति पुत्री दयनीय कृष अवस्था पहन दशरथ राजा पत्नी मोठी चिंता लगली तुझे या चिंते कारण तरीका प्रश्न जवर घेउन प्रेमा ने पुनः पुनः विचारे पर मेरा दुख नहीं त असे आपल्या पित्याला उत्तर देऊन राम स्वस्थ बसत असे तेव्हा मग दशरथ राजाने रामाच्या खेदाचे कारण काय असावे असा प्रश्न विद्वान आणि सर्व कार्यज्ञ वसिष्ठ ऋषीना विचारला काही वेळ विचार करून श्री वसिष्ठ मुनी म्हणाले महाराज रामाच्या खेदाचे तसेच काहीतरी काही मोठे कारण असले पाहिजे कारण सत्पुरुषांना अल्प किंवा क्षुद्र कारणामुळे क्रोध विषाद हर्ष हे विकार उत्पन्न होत नाही व्यादी पृथ्वीधिकांसारख्या महत्भूताना उत्पत्ती किंवा प्रलय याखेरीज कोणीच विकार करू शकत नाही श्री रामांसारख्याचीही तशी स्थिती आहे परंतु ते जरी काही असले तरी रामाच्या या उदासीनतेबद्दल आपण चिंता करण्याचे काहीच कारण नाही इति श्री वासिष्ठ रामा महारामायणे वैराग्य प्रकरणे पंचमसर्ग हा